अध्याय ब्यायशिवा श्रीकृष्ण गोप गोपगोपींची भट श्री शुकाचार्य म्हणतात असेच एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत निवास करीत असताना प्रलयाच्या वेळी लागावे तसे खग्रास सूर्यग्रहण लागल परीक्षिता लोकांना त्या ग्रहणाबद्दल अगोदरच समजल होत म्हणून सर्वजण आपले कल्याण व्हाव या उद्देशाने स्नान दान इत्यादी करण्यासाठी समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आल जिथे शस्त्रधारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा परशुरामानी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन करून राजांच्या रक्ताने मोठमोठे डोहो बनवलेले होते तेच हे क्षेत्र जसा एखादा सामान्य मनुष्य आपले पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्य घेतो त्याचप्रमाणे सर्व भगवान परशुरामानी स्वतःशी पापकर्माचा काहीही संबंध नसूनही लोकांना सदाचाराचे शिक्षण देण्यासाठी तिथे यज्ञ केला होता या महान तीर्थयात्रेसाठी भारत वर्षाच्या सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्री आली होती त्यामध अक्रूर वसुदैव उग्रसेन, इत्यादी वृष्णी तसच गद प्रद्युम्न सांब इत्यादी अन्य यादव यादवसुद्धा आपापल्या पापांचा नाश करण्यासाठी तिथ अनिरुद्ध आणि सत्तिपती कृतवर्मा हिघणं सुचंद्र शुक सारण इत्यादींसह नगराच रक्षण करण्यासाठी म्हणून द्वारकेत राहिल अत्यंत तेजस्वी यादवानी गळ्यात सोन्याचे हार दिव्य पुष्पमाळा बहुमोल वस्त्रे आणि कवचे धारण केलेली होती त्याच्यातल्या पत्ण्यासह जाताना देवांसारखे शोभत होते देवतांच्या विमानांसारखे रथ समुद्रावरील लाटांप्रमाणे चालणारे घोडे ढव्यांसारखे विशाल गर्जना करणारे हत्ती आणि विद्याधरांसारखी कांती असणारे पायदळ त्यांच्याबरोबर होते त्या थोर यादवांनी तिथे पोहोचल्यावर एकाग्र चित्ताने स्नान करून पुवास केला नंतर त्यांनी ब्राह्मणांना जन सुंदर वस्त्रांच्या झुली फुलांचा माळा आणि सोन्याच्या साखळ्या गळ्यात घातल्या होत्या अशा गई दान दिल्या त्यानंतर ग्रहण सुटल्यावर त्यांनी परशुराम तीर्थात विधीपूर्वक के स्नान केले आणि सपात्र ब्राह्मणांना सुंदर पप्पानाचे भोजन दिले हे सर्वजणी श्रीकृष्णांच्या ठिकाणी भक्ती झडावी म्हणून केलेले होते श्रीकृष्णांनाच आपला देव मानणाऱ्या त्यांनी ब्राह्मणांच्या अनुमतीने स्वत भोजन केले आणि मग दाट सावली असलेल्या वृक्षांच्या खाली आपापल्या इच्छेनुसार ते बसले नंतर त्यांनी आपल्या सुरुध आणि संबंधित राजांच्या भेटीघाटी घेणे सुरु केले तिथे मत्स्य उशिनर कोसल विदर्भ कुरु शुंजय कांबोज कैकय मद्र कुंती आनर्त केरळ इत्यादी ठिकाणचे स्वपक्षांचे आणि अन्य पक्षांचे शेकडो राजे आलेले होते परिक्षिता याव्यतिरिक्त नंद इत्यादी गोपमित्र तिथे भगवंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्कंठित झालेल्या गोपीसुद्धा तिथे आलेल्या होत्या यादव या, या सर्वांना भेटले एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यामुळे सर्वांचे हृदयकमळे आणि मुखकमळे प्रफुल्लीत झाली सर्वजण एकमेकांना मिठील घेऊन आलिंगन देत त्यावेळी परस्परांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हा अंगावर रोमांच येत प्रेमाने दोंडातून शब्द फुटत नसे आणि सर्वजण आनंद समुद्रात डुंबू लागत स्त्रिया सुद्धा एकमेकींना पाहून अत्यंत स्नेहाने मंद हास्ययुक्त नजरेने एकमेकीकडे पाहत एकमेकींना बाहूंनी घट्ट धरून आलिंगन देऊ लागल्या त्यावेळी केशर लावलेली ज्यांची वक्षस्थळी एकमेकींच्या वक्षस्थळाने घडू लागली आणि डोळ्यातून प्रेमाश्रूभ होऊ तिथे वयाने लहान असणाऱ्यांनी मोठ्यांना नमस्कार केला आणि त्या नमस्कार करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या नमस्कार केला नंतर एकमेकांचे स्वागत करून आणि खाली खुशाली विचारून ते श्रीकृष्णांच्या मधुर लिलांविषयी आपापसात आप बोलू लागले कुंती आपले भाऊ बहिणी त्यांची मुले मातापिता भाऊजया आणि श्रीकृष्णांना भेटून आणि त्यांच्याशी बोलून आपली दुःख विसरली पुनती वसुदेवानं म्हणाली दादा मी स्वतःला फार दुर्दैवी समजते कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असून त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही दादा दैव ज्याला प्रतिकूल असते त्याला हितचिंतक संबंधी पुत्र भाऊ किंबहुना माता पिता सुद्धा विसरतात हेच खरी वसुदेव म्हणाले ताई आम्हाला दोष देऊ नकोस सगळेजण दैवाच्या हातातून खेळणे आहोत कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनेच कर्मे करतात किंवा तसे त्यांना करावे लागते कंसाच्या छळामुळे आम्ही देशधडीला लाभलो होतो थोड्याच दिवसांपूर्वी सुदैवाने पुन्हा आमच्या जागी आम्ही परत आलो श्री शुभ म्हणतात तिथे आलेल्या राजांचा वसुदैव उग्रसेन इत्यादी यादवांनी सत्कार केला श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे त्यांना परमानंद झाला परीक्षिता भीष्म द्रोणाचार्य धृतराष्ट्र पुत्रांसह गांधारी पत्न्यांसह पांडव कुंती सुंजय विदूत कृपाचार्य कुंती भोज, विराट भीष्मक नग्नजीत गुरुजीत द्रुपद शल्य धृष्टकेतू काशीराज दमघोष विशालाक्ष मिथिला नरेश भद्रनरेश केकळी नरेश, नरेश युधामन्यू सुशर्मा पुत्रांसह बाल्मिक आणि युधिष्ठिंचे अनुयायी राण्यांसह अन्य राजे भगवान श्रीकृष्णांच्या लक्ष्मीचे निस्थान श्रीविग्रह पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले नंतर रामकृष्णांकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले ते मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांचे स्वजन असणाऱ्या यादवांची प्रशंसा करू लागले ते म्हणाले हे भोजराज या जगामध्ये मनुष्यमात्रात तुमचेच जीवनधन्य आहे कारण योग्यांनाही दुर्लभ असे श्रीकृष्णांचे दर्शन तुम्हाला नेहमीच होत असते ज्यांची वेदानी गायलेली कीर्ती चरणतीर्थ असे गंगाजल आणि ज्यांची वाणी म्हणजेच वेद या जगाला अत्यंत पवित्र करीत आहे काळामुळे सगळे वैभव नष्ट झालेली पृथ्वी यांच्या चरण कमनांच्या स्पर्शाने पुन्हा सर्व शक्ती संपन्न होऊन सर्व अभिला पूर्ण करू लागली त्या श्रीकृष्णांची तुमचा कौटुंबिक आणि गोत्रसंबंध आहे एवढेच काय तुम्हाला नेहमी त्यांचे दर्शन होऊन त्यांना स्पर्श करता येतो तु। तुम्ही त्यांच्याबरोबर चालता बोलता निसता बसता आणि खाता पितही खरे तर संसार चक्राचे कारण असलेल्या ग्रहस्थ श्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी सर्व मोक्ष मिटवणारे सर्व व्यापक विष्णू स्वत उतरलेले आहेत श्री शुक श्री कृष्ण इत्यादी यदू तिथे आले आहेत तसे जेव्हा नंदबाबांना समजले तेव्हा ते गोपांसह आपली सगळी सामग्री गाड्यांवर घालून त्यांना भेटण्यासाठी तिथे आली त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला मृत शरीरामध्ये प्राणाचा संचार झाल्यासारखी ते उठून उभे राहिले पुष्कळ दिवसांपासून ते एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेली होते म्हणूनच एक एकमेकांना बराच वेळपर्यंत गाड अलिंगन देत राहिले अत्यंत प्रेम आणि आनंदाने मन भरून येऊन वसुदेवानी नंदाने हृदयाशी कवटाळली कंसाने दिलेला त्रास आणि पुत्राला गोकुळात नेऊन ठेवणे या गोष्टी त्यांना यावेळी आठवल्या नंद यशोदा यांनी रामकृष्णांना मिठील घेतले नंतर त्यांनी माथापित्यांच्या चरणांना वंदन केले परीक्षिता प्रेमाने त्यांचे गळे दाटून आल्याने त्यांच्या तोंडून शब्द फुटेला भाग्यवती यशोदा आणि नंद यांनी त्या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि दोन्ही हातांनी त्यांना गाढ आलिंदन दिले त्यामुळे त्यांचे दुःख नाहीसे झाले रोहिणी आणि देवकी या दोघींनी व्रजर आणि यशोदेला आलिंदन दिली त्यांच्याशी यशोदेने जे मैत्रीपूर्ण वर्तन केले होते त्याची आठवण होऊन दोघींचेही गिळे दाटून आले त्या म्हणाल्या अगं यशोदेव आमच्याशी तुमची जी अतूट मैत्री आहे तिची त्या बदल्यात इंद्राचे ऐश्वर्य देऊनही आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही हे देवी बलराम आणि श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या आईवडिलांना पाहिलेलेही नव्हते अशा वयात यांच्या वडिलांनी या दोघांना आपले स्वाधीन केले त्यावेळी पापण्या डोळ्यातील बोबळांचे रक्षण करतात त्याप्रमाणे आपण या दोघांचे रक्षण केले तसेच आपण यांना फ्रेम दिले यांचे पालनपोषण करून त्यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्या आपल्यामुळे हे निर्भय राहिले हेही हे बरोबरच आहे कारण आपल्यासारख्या सत्पुरुषांच्या दृष्टीत आपला, आपला परता असा भेदभाव नसतो श्रीशुक म्हणतात परमप्रियतम श्रीकृष्ण फार दिवसाने दिसल्यामुळे त्यांना पाहताना जेव्हा गोपींच्या पापण्यांची उघडसाप होईल तेव्हा त्या पापण्या निर्माण करणाऱ्यालाच शिवशात देऊ लागल्या डोळ्यांमधून त्यांनी प्रियतमाला हृदयात नेऊन गाढ आलिंगन दिले आणि त्या तन्मय होऊन गेल्या नेहमी ने ध्यान करणाऱ्या योग्यांनाही जो भाव प्राप्त होणे दुर्लभ तो भाव आज त्यांना प्राप्त झाला होता श्रीकृष्णांनी त्यांचीही स्थिती पाहून ते एकांतात त्यांच्याजवळ गेले नंतर त्यांना आलिंगन देऊन त्यांची खुशाली विचारून हसत हसत त्यांना म्हणाले सख्या आम्ही आमच्या बांधवांचे काम करण्यासाठी म्हणून प्रजाबाहेर गेलो आणि तिथे शत्रूंचा नाश करण्यात गुंतल्यामुळे पुष्कळ दिवसमध्ये निघून गेले तुम्हाला आमची कधी आठवण येत होती काय मी नाही अशी शंका येऊन आमच्याविषयी तुमच्या मनात वेडेवाकडे विचार आले नाहीत ना खरे थर प्राण्यांची भेट आणि वियोग घडवणारे भगवंतच आहेत त्याला मीतरी काय करणार वायू ज्याप्रमाणे ढग गवत कापूस आणि धूर यांना एकमेकांवर आणतो आणि पुन्हा वेगवेगळे करतो त्याचप्रमाणे विश्वनिर्माते भगवान सुद्धा सगळ्यांचा संयोग वियोग करीत असतात सुदैवाने तुम्हाला माझे असे प्रेम मिळाले आहे की जे माझी प्राप्ती करून देणारे आहे कारण माझे ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष देण्याला समर्थ आहे गोपीनो ज्याप्रमाणे भौतिक पदार्थांच्या आधी मध्ये शेवटी आणि आद बाहेर त्यांना कारणीभूत असणारी पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश ही पंचभाव असतात त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी मध्ये शेवटी आणि आद बाहेर फक्त मीच असतो सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारण रुपाने राहिलेली आहे आणि आत्मा जीव जीवरूपाने राहिलेला आहे परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशी सत्य असणाऱ्या माझ्यामधेच भूते आणि जीव प्रतीत होतात असे जाणत श्री शुक म्हणतात अशा प्रकारे श्रीकृष्णांनी गोपींना अध्यात्म ज्ञान दिले या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या भगवंतांशी एकूण झाल्या त्या हे कमलनाथ अगाध बोध संपन्न योगेश्वर आपल्या हृदयात ज्या आपल्या चरणकमलांचे चिंतन करीत असतात संसाररूपी विगडीत पडलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्यांचा आश्रय घेतात ते आपले चरणकमलं प्रपंचातील कामे करीत असतानाही नेहमी ने आमच्या हृदयात विराजमान राहील एवढीच कृपा कराय समाप्त